वाल्मिकी रामायण वेदवतीने अग्नीत प्रवेश केल्यावर रावण पुष्पकात बसून पृथ्वीवर फिरू लागला तेथून उशिरा बीज देशात गेल्यावर देवतांचा यज्ञ करणाऱ्या मरुत राजाला त्याने पाहिले संवर्त नावाचा ब्रम्हर्षी जो साक्षात बृहस्पतीचा भाऊ होता तो धर्मज्ञ सर्व देवगणांसह यज्ञाला बसला होता वरदानाने अजिंक्य झालेला तो राक्षस आलेला पाहताच देव त्याच्या हल्ल्याच्या भीतीने पशु येऊन शिरले इंद्र मयूर झाला धर्मराज यमो, यवळा धनाध्यक्ष कुबेर सरडा वरुण हंस झाला हे शत्रुमार्धना अशा रीतीने इतरही देव निघून गेले तेव्हा रावण कुत्र्याप्रमाणे अशुचित्वाने यज्ञात त्या राजाला गाठून राक्षस रावण म्हणाला माझ्याशी युद्ध कर किंवा मा माझा पराजय झाला असे कबूल कर मरुत्त राजाने त्याला तू कोण असे विचारले तेव्हा मोठ्याने हास्य करून रावण म्हणाला राजा मला बघून तुला काहीच कुतूर वाटले नाही यावर मी प्रसन्न आहे अरे मी धनाध्यक्ष कुबेराचा धाकटा होऊ रावण मला ओळखत नाहीस मी माझ्या भावाना जिंकून हे विमान हिसकावून घेतले त्या माझे बळ न जाणणारा तिन्ही लोकांत दुसरा कोण आहे तेव्हा तो मरुत्तराजा रावणाला म्हणाला धन्य आहेस खरोखर तू आपल्या वडील भावाला रणात जिंकलेस तिन्ही लोक तुझ्यासारखा प्रशंसा पात्र पुरुष कोणी नसेल पूर्वी केवळ धर्माचे आचरण करून तू कोणता वर मिळवलाय सांग बरे जे तू स्वतः सांगत तसे तर पूर्वी थे थे मी कधी ऐकलेले नाही दुर्मते आहेस तेथे तुभारा मी जिवंत तू परत जाऊ शकणार नाही आता तुला धारदार बाणाने मी यमसदनाला पाठवतो असे म्हणून त्या राजाने धनुष्य आणि बाण हाती घेतले आणि क्रुद्ध होऊन तो युद्धा करता निघाला तो महान ऋषी स्नेहपूर्वक मरुक्त राजाला म्हणाला माझे जर ऐकायच असेल तर आघात करणे हे तुला योग्य नाही हे माहेश्वर सत्र चालले आहे ते समाप्त झाले नाही तर कुळाते भस्म करील जो यज्ञाची दीक्षा घेऊन बसला त्याला युद्ध कोठून आणि जो दीक्षित झाला त्याला क्रोधी होणे तरी कोठून जय मिळणे ही नित्य संशयाची वाव आहे आणि हा राक्षस अत्यंत दुर्जयी आहे गुरूंचे बोलणे ऐकून तो मृत राजा मागे परतला त्याने धनुष्यपान टाकून दिले आणि तो यज्ञाकडे तोंड करून बसला मग त्याने जिंकला असे मानून शुकाने रावणाचा जय झाला असे मोठ घोष केले आणि हर्षाने त्याने आरोळ्या ठोकल्या यज्ञाकरता तेथे आलेल्या खाऊन टाकून त्यांच्या रक्ताने तृप्त होऊन तो पुन्हा पृथ्वीवर चालू लागला रावण गेल्यानंतर इंद्रादी स्वर्गस्थे पुन्हा आपापली रुपे घेऊन त्या त्या प्राण्यान बोलले हर्षयुक्त होऊन इंद्र जांभळ्या पिशांच्या मयुराला म्हणाला धर्मज्ञ मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला सर्पाचे भय राहणार नाही जे हे माझे सहस्र नेत्र तेच तुझ्या पिशांवर राहतील मी आनंदाने वर्षाव करेन तेव्हा माझ्या प्रसन्नतेचे हे लक्षण तुला लाभेल असा वर देवराजाने मोराला दिला त्यामुळे राजा पूर्वी मोरांची फिसे निवेळी कळी होती ती देवेश्वराचा वर प्राप्त झाल्यामुळे सगळीच जांभळ्या रंगाची झाली धर्मराज यम यज्ञशाळेत कवळ्याला म्हणाला हे पक्षा तुझा वर मी प्रसन्न आहे प्रसन्न झालेल्या माझे वाक्य ऐक मी प्राण्यांना नाना ना प्रकारच्या रोगांची पीडा देतो मी तुझ्यावर प्रसन्न झाल्यामुळे त्या तुला होणार नाही असे निसंशय समज सम्ष। पक्षा माझ्या वरामुळे तुला मृत्यूचे भय राहणार नाही जोवर तुला माणसे मारणार नाही तो वर तू जिवंत राहशील जे माझ्या प्रदेशात म्हणजे यमुलोकात राहणारे मानव भूकेने पीडित असतील ते तुला अन्न खाऊ घातले कि आपल्या बांधवांसह उत्तम प्रकारे तृप्त होतील वरुण गंगाझलात विहरणाऱ्या हंसाला म्हणाला पक्षीराजा माझे स्नेहयुक्त बोलण्या तुझा वर्ण मनोहरी सौम्य चंद्रबिंबा सारखा शुद्ध फेसांसारखा कातीचा उत्कृष्ट असा माझ्या शरीराचा म्हणजे पाण्याचा आश्रय घेऊन तुझे नित्य चकाकीत राहशील आणि अतुलनीय प्रेम संपादन करशील हे माझ्या प्रसादाचे लक्षण समज रामा पूर्वी हंसाचं वर्ण सर्वस्वी शुभ्र नव्हता त्यांचा पुढचा भाग काळसरंगाने झाकलेला होता आणि छातीचा भाग कोवळ्या गवताच्या पाप्यांसारखा शुभ्र होता वैश्रवण हा डोंगरावर राहणाऱ्या सरद्याला म्हणाला मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुलाही मी सुवर्णाचा वर्ण देतो तुझे डोके नेहमी अक्षयी सोनेरी राहील तुझे हा सुवर्णवर्ण माझ्या प्रसादामुळे होईल असे वर त्या यज्ञात देवानी त्यांना दिल्यावर ते राजांसह परतून पुन्हा आपापल्या गृहे गेले उत्तरकांडाचा अठरावास समाप्त